महा ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवत महापुराण स्कंध पहिला अध्याय पहिला शौनक अधि ऋषींचा सूतांना प्रश्न या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते सर्व पदार्थातील त्याच्या अस्तित्वावरून म्हणजेच अन्वय तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते तर या सर्वांहून तो वेगळा म्हणजे व्यतिरेक असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे याचा निश्चय होतो कारण तो सर्व काही जाणणारा आणि स्वयंप्रकाशी आहे त्याने ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद सृष्टी निर्मात्या विध्यात केवळ संकल्पाने दिले त्याने सत्वगुणरूप तेज रजोगुणमय जल आणि तमोगुणात्मक पृथ्वी स्वतःपासूनच निर्माण केली असे तैतिरीय श्रुती सांगते तोच त्यांचे उपादान असल्याने ती भूते सत्य वाटतात तरीही तो अद्वैतदृष्ट्या माया जनित भ्रम होय जसे सूर्यप्रकाशावर जळ पाण्यावर काच किंवा काचरूपी मातीवर पाणी वास्तविक नसूनही अधिष्ठान सत्तेमुळे सत्य वाटते तसेच परमात्मसत्तेमुळे विश्व सत्य वाटते या ठिकाणी त्रिसर्ग म्हणजे सत्व रज तम हे तीन गुण किंवा पंचभूते इंद्रिये आणि त्यांच्या अधिष्ठात्री देवता यांची निर्मितीही घेता येईल असे असूनही स्वतच्या तेजाने जो अनन्य भक्तांच्या मनातील मायेचा अंधार पूर्णपणे नाही करतो त्या एकमेवा द्वितीय परमसत्य परमात्म्याचे मायानिरासासाठी आम्ही ध्यान करतो महामुनी व्यास निर्मित या श्रीमद महापुराणात मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमधर्माचे निरूपण केलेले आहे यात शुद्ध अंतकरण असणाऱ्या सत्पुरुषांनी योग्य मूल परमात्म्याचे निरूपण केले आहे ते आधी भौतिक आधीदैविक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही तापांना मुळापासून नाहीसे करणारे असून परमकल्याण करणारे आहे ज्यावेळी पुण्यवान पुरुष या शास्त्राच्या श्रवणाची इच्छा करतात त्यावेळी भगवंत विना विलंब विलंबार हृदया स्थिर या मेरीज दुसरे साधन कि शास्त्र गरज है भक्तिरस जान भक्तजनहूं हे श्रीमदभागवत वेदरूपी कल्पवृक्षा पिकले फल है श्री शुकदेवरूप पोपटा मुखा संबंध आयाने अमृत रसा परिपूर्ण है हा मूर्तिमा रस है जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत या दिव्य भागवत रसाचे पृथ्वीवर वारंवार पान करीत रहा। रहाणू भगवान विष्णू आणि देवता यांचे परम परमप्रण्यमय ठिकाण असलेल्या नैमिषारण्यात एकदा शौनकादी ऋषींनी भगवत इच्छेने एक वर्षापर्यंत चालणाऱ्या एका मोठ्या यज्ञाचे अनुष्ठान केले एक दिवस या ऋषींनी प्रातकाळी अग्निहोमादी नित्यकर्मे आटोपून सुतांचे पूजन केले आणि त्यांना एका उच्चासनावर बसून मोठ्या आगराने प्रश्न केला सूत महोदय आपण निष्पा आहात आपण सर्व इतिहास पुराणे आणि धर्मशास्त्रांचे यथाशास्त्र अध्ययन केलेले आहे तसेच त्यांचे चांगल्या तऱ्हेने निरूपणही केलेले आहे वेद जाणणाऱ्यांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ असे भगवान बालरायण व्यास आणि भगवंतांच्या सगुण निर्गुण स्वरूपाला जाणणाऱ्या अन्य मुनिवरांनाही ज्या विषयांचे ज्ञान ग्रहण केले आहे ते सर्व ज्ञान त्यांच्या कृपेने आपल्याला मिळालेले आहे कारण गुरुजन आपल्या प्रिय शिष्याला गुप्त ज्ञानही देतात महोदय आपण कृपा करून ते सांगा की त्यातून कलियुगात जन्मलेल्या लोकांचे परमकल्याण होईल असे कोणते सोपे साधन आपण निश्चित केलेले आहे या कलियुगात लोकांचे आयुष्य बहुतेक कमी झाले आहे ते आळशी झालेले आहेत त्यांची समजूत यथातथाच आहे ते अभागी आहे शिवाय ते अनेक प्रकारच्या विघ्नांनी घेरलेले आहेत अनेक कर्मांचे वर्णन असलेली जाणण्यासारखी विभागवाड शास्त्री पुष्कळ आहे, म्हणून हे, हे साधू आपण आपल्या बुद्धीने त्यांचे सार काढून आम्हा श्रद्धाळू लोकांना ते सांगा त्यामुळे आमचे अंतःकरण निश्चिंत होईल महोदय आपले कल्याण असो यदुवंशी रक्षक भगवान श्रीकृष्ण वसुदेव देवकीपासून कशासाठी जन्म घेतला ते आपण जाणताच आम्ही ते ऐकू इच्छितो आपण कृपा करून त्याचे वर्णन करा कारण भगवंतांचा अवतार जीवांच्या पालनासाठी आणि समृद्धीसाठी होत असतो हा जीव जन्ममृत्यूच्या घोर सापळ्यात अडकलेला आहे या स्थितीतही जर त्याने कधी भगवंतांच्या नामाचा उच्चार केला तर तो त्याच क्षणीमुक्त होतो कारण स्वत भय भगवंतांना भीते भगवंतांना शरण गेल्यामुळे परमशांत झालेले मुनिजन केवळ स्पर्शानही जीवांना ताबडतोब पवित्र करतात त्याऐवजी गंगाजल पुष्कळ दिवस सेवन केल्यानंतरच मग कोठे पवित्र करते असे पुण्यात भक्त ज्यांच्या लीलांचे गुणगान करतात त्या भगवंतांचे कलियुगाचे दोष हरण करणारे पवित्र यश ज्याला आत्मशुद्धीची इच्छा आहे असा कोणता मनुष्य श्रवण करणार नाही ते आपल्या लीलांनीच अवतार धारण करतात नारदादी महात्म्या पुरुषांनी त्यांच्या औदार्यपूर्ण कर्मांचे वर्णन केलेले आहे आम्हा श्रद्धाणूंसाठी आपण त्यांचे वर्णन करावे अहो बुद्धिमान सुद्ध सर्वप्रथम प्रभू आपल्या योग स्वच्छंद रीतीने लीला करतात आपण त्या श्री श्रीहरींच्या मंगलमय अवतार कथांचे आता वर्णन करा रसज्ञ श्रोत्यांना पावला पावला गणित भगवंतांच्या लिलांमधून नवनवीन रसांचा अनुभव येत असल्याने त्या ऐकून आमची कधीच तृप्ती होत नाही भगवान श्रीकृष्णांनी गुप्त राहून मनुष्य रुपाने बलरामासहित असे काही पराक्रम केले की जे सामान्य मनुष्य करू शकणार नाही कलियुग आले आहे असे जाणून या वैष्णव क्षेत्रात आम्ही दीर्घकाळ चालणाऱ्या सत्राचा संकल्प करून बसलो आहोत त्यामुळे श्रीहरींची कथा ऐकण्यासाठी आम्हाला पुष्कळ वेळ आहे हे कलियुग अंतकरणातील पवित्रता आणि शक्तीचा नाश करणारे आहे यातून पार होणे कठीण आहे ज्याप्रमाणे समुद्र पार करणाऱ्याला नावाडी मिळावा त्याचप्रमाणे कलियुगातून पार पडण्याची इच्छा करणाऱ्या आम्हाला ब्रह्मदेवाने आपली भेट घडवून दिलेली आहे धर्मरक्षक ब्राह्मण भक्त असे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आता स्वधामाला गेल्यानंतर धर्म कोणाच शरण गेला हे आपण सांगावे अध्याय पहिला समाप्त